स्कंध बारावा अद्याय सहावा गायत्री सहस्त्रनाम नारद हे भगवान पण हे मोक्ष साधनभूत ब्रह्म विज्ञान कशा मु प्राप्त होते ब्राह्मणा की गति को उपायाने होते मृत्यू नाश कसा हो फलप्राप्ति कशाने होते श्री नारायण निष्पाप शुभ और दिव्य सहस्त्रनामावली मी संगत तिच् श्रवणा ने पापनाश होते या हजार आठ नावांचा ऋषी बलदेव आहे छंद अनुष्ठू देवी गायत्री आहे त्यातील व्यंजने बीजे स्वर शक्ती म्हणून सांगितले आहे अंगन्यास करन्यास मातृकाक्षरांनी करावा आता ध्यान सांगतो आता साधकांच्या हितासाठी मी ध्यान सांगतो तांबड्या पांढऱ्या पिवळ्या काळ्या आणि फिकट अशा वर्णाच्या मणी समुदायांनी युक्त तीन नेत्रांनी उज्ज्वल स्वत ताम्रवर्ण असून तांबड्या आणि नव्या पुष्पांच्या मालेने युक्त कमलासना कुमारी जिने करतलावर कुंडिका आणि कमल धारण केले आहे पद्माप्रमाणे जिचे नेत्र आहेत आणि जिने उत्तम अक्षमाला धारण केले आहे अशा त्या हंसावर आरूढ झालेल्या गायत्रीचे मी भजन करतो हे नारदा असे ध्यान करून नंतर सहस्त्रनामाला प्रारंभ करावा ती सहस्त्रनामे अशी गायत्री सहस्त्रनाम जिच्या लक्षणाविषयी चिंतन करता येत नाही जी अव्यक्त आहे प्रपंच निर्माण करणाऱ्या त्या ब्रह्मादिकांची जी महेश्वरी आहे जी अमृत समुद्राच्या मध्यभागी बसलेली आहे जी अजित शत्रूकडून पराजित न होणारी आणि मादी सिद्धींना आधारभूत सूर्यमंडलामध्ये संस्थित होणारे जरा रहित, जन्म रहित, जी सर्वांहून अधिक जात्यादी धर्मशून्य अक्षसूत्र धरणारी आणि निकृष्ट रूपही आहे त्याचप्रमाणे अकारापासून क्षकारापर्यंत जी मातृकारूपिणी आहे जी सहा शत्रुवर्गाचा भेद करीत असते जी अंजन पर्वताप्रमाणे तेजस्वी आणि अंजन पर्वतावर राहणारी जी देवमाता अदिती अजपा जीवोपाधी ध्वंसिनी कमलनयना सर्वांच्या अंतर्बाह्य राहणारी अविद्याध्वंसिनी अंतरात्मिका अजरूपी ब्रह्ममुखात वास करणारी कमलाप्रमाणे सुमुखी अर्धमात्रा पुरुषार्थदानाचे जिला ज्ञान आहे अरिमंडलाचे मर्दन करणारी असुरांना मारणारी अमावस्या दारिद्र्य घालवणारी अंतचार्जिता आदिलक्ष्मी आदिशक्ती आकृती विस्तृत मुखाची आदित्याच्या मार्गाने फिरणारी आदित्याकडून उत्तम सेवा घेणारी आश्चर्यरूपी जगाचे आवर्तन करविणारी आचार रूपी आदिमूर्तीमध्ये राहणारी आग्नेयी अमरावती आद्या आराधन करण्यास आस योग्य आसनावर स्थित झालेली मुलाधार हेच जिचे निवासस्थान आहे सर्वाधारा अहंकार तत्वामध्ये राहणारी प्रथम अक्षराने युक्त देहस्थ आकाशाच्या स्वरूपाची आदित्य मंडळात असलेली अंतःकरणातील अज्ञान घालविणारी इंदिरा इष्टदा सर्वास इष्ट जीचे कमलाप्रमाणे नेत्र आहेत इरावती इंद्रप्रदा इंद्राणी इंद्र रुपिणी इक्षुधनुष्य युक्त आणि इक्षुबाणाचे संधान करणारी इंद्र इंद्रनिलाच्या आकाराची इडा आणि पिंगल रुपिणी इंद्राक्षी ईश्वरदेवी ऐषणा रहित, उमा उषा नक्षत्रांच्या कांतीची काकडीप्रमाणे जिसे मुख आहे चंद्र रुपिणी उडुमती उडुप्रभा उडूमध्यमार्ध्व देशरूपी ऊर्ध्व केशी ऊर्ध्व आणि अधोगतीचा भेद करणारी ऊर्ध्वभाऊप्रिया उर्मिला उर्मीमालावा ग्रंथवादिनी सत्यरूपी वेदरूपी रजस्वला ऋषी आणि देव यांनी नमस्कृत ऋग्वेदरूपीणी ऋणहरण करणारी ऋषीमंडलामध्ये फिरणारी रुद्धी देणारी ऋजुमार्गस्था ऋजुधर्मा ऋतुपदा ऋग्वेदाचे स्थान ऋज्वी रुज, लुप्त झालेल्या धर्माची प्रवृत्ती करणारी लुता नामक रोगाचा नाश करणारा मंत्र जिच्यापासून झाला कोळी इत्यादीकांचे विशरण करणारी एकाक्षरा एका एक मात्रा एका एक निश्चयाने स्थित ऐंद्री ऐरावतावर आरूढ झालेली ऐहिक आणि आयुष्मिक देणारी ओंकार औषधी सर्वांच्या अभ्यंतरी राहणारी जगामध्ये राहणारी उर्वीमध्ये झालेली औषधयुक्त उपासनेचे फल देणारी अंड मध्यस्थिता देवी विसर्ग रूप मंत्र रूपिणी, कात्यायनी काल रात्री कामाक्षी कामसुंदरी कमला कामिनी कांता कामदा कलकंठिनी करीच्या प्रमाणे, जिचा स्तनभार आहे करवीरक्षेत्री राहणारी कल्याणी कुंडलवती कुरुक्षेत्रात राहणारी नागरमोथ्याच्या पत्राच्या आकाराची कुंडली कुमदालया कालज करालास्या कालिका कालरुपिणी सुंदरगुणा कांती कलाधारा कुमुद्वती कौशिकी कमलाकार कामाचार कामाचार प्रभंजिनी कौमारी करुणाकटाक्षयुक्ता दिशांची सीमा दिग्गजा स्प्रिय असलेली सिंह रुपिणी स्तुत कदंबाची फुले जी स्प्रिय आहे कालिंदी रूप कालिका कांची अगस्त्य ऋषींकडून उत्तम प्रकारे स्तुत कामाची माता क्रतुमती कामरूपा कृपावती कुमारी अग्निकुंडनिलया किराती किर वाहना कैकयी कोकिलेप्रमाणे जिचा स्वर आहे केतकीचे पुष्पजिला प्रिय आहे कमंडलो धारण करणारी काली कर्मांचे निर्मूलन करणारी कलहंसाप्रमाणे जिची गती आहे कक्षा कृत कौतुक मंगल रूपा कस्तुरीचा जिने तिलक लावला आहे कुहू सुंदरी श्रेष्ठ हत्तीप्रमाणे जिचे गमन आहे कर्पुरांचा जिने लेप केला आहे कृष्णा कपिला गुहेचा आश्रय करणारी कुधरा कुटस्था कमरा नामकदेवी कुस्तीस्था सर्वाधारभूत खडग खेटकरा रस्वा आकाशगामी पक्षी जिचे वाहन आहे खटवांग धारण करणारी ख्याता खगरा खगराजावर आरूढ झालेली खलगनी, खंडित जरा भेद शास्त्राचे व्याख्यान देणारी चंद्राच्या कोरीचा जिने तिलक लाविला आहे गंगा गुह आणि गणेश यांनी पूजित गायत्री गोमती गीता गांधारी गान लोलुपा गोमती गामिनी गाधा गंधर्व सेविता अप्सरांनी सेवी गोविंदाच्या चरणांचे जिने आक्रमण केले आहे तीन गुणांनी विभावित गंधर्वी गौहरी पृथ्वी शिरीषा गहना चक्रवतीमती, गुहेत राहणारी गुणवती महापापाचा नाश करणारी गौरववती सत्वाधिकांची साम्यावस्था गुह्या गोप्तव्या गुणदायिनी गिरिजा गुह्य मातगी विष्णुप्रिया गर्व नाहीसा करणारी गोदा गोकुलस्था गदाधरा गोकर्णक्षेत्र जिचे वस्तिस्थान असून त्यात जी सक्ता गुह्यमंडलामध्ये राहणारी घरमदा घनदा घोर दानवांचे मर्दन करणारी घृणीमंत्रमयी घोषा घनसंपत्ती देणारी घंटारव जिला प्रिय आहे घ्राणा सूर्यास संतोष देणारी जिचे निबिड अरिमंडल आहे चर्चा चर्चिता चारुहासिनी चटुला चंडिका चित्रा चित्रविचित्रमाला भोशी चतुर्भुजा चारुदंता चातुरी चरितप्रदा चुलिका चित्रवस्त्रांत्रा चित्रवस्त्रांता चंद्रमाकर्णकुंडला चंद्रहासा चारुदात्री चकोरी चंद्रहािनी चंद्रिका चंद्रधात्री चौरी चौरा नामक एक प्रकारची वनस्पती चंडिका, सुंदर वाणी बोलणारी चंद्रचूडा चोर विनाशिनी चोरविनाशिनी सुंदर चंदनाने जिचे अंगलिप्त झालेले असते चंचलचा विजित चारुमध्या चारुगती चंद्रिला चंद्ररूपिणी चारु होमप्रिया चारु आचरण संपन्न चक्राप्रमाणे जिचे बाहू आहेत चंद्रमंडल मध्यवर्ती चंद्रमंडल दर्पणा चक्रवाकाप्रमाणे जिचे स्तन आहेत सुंदर विलास करणारी चितस्वरूपा चंद्रवती चंद्रमा चंदनप्रिया चोदयित्री चिरप्रज्ञा चातका चारुहेुकी छत्रयाता छत्रधरा छाया छंदोबिंबी छिद्रिन्न इंद्रियानी व्यवहार करणारी, कर ज्ञात होना भेद करी छिन्ना छुरी का छेदन प्रिया जननी जन्मरहिता जातवेदा जगन्मयी जान्ह जटिला जैत्री जरामरणशून्य जबुद्वीपवती ज्वाला जयंती जलशायनी जितेंद्रिया जितक्रोधा जितशत्रु जगत्प्रिया जातरूपमयी जुहा जानकी जगती जरा जनित्री जहनुतनया जगत्रय हिछ्छु ज्वालामुखी जपवती ज्वरघ्नी जिने पुण्यलोक जिंकले आहे, जयाने जिने जयाने जिने पुरुषात स्वाधीन करून घेतले आहे ज्वाला जाग्रती ज्वरदेवता ज्वलंती जलदा ज्येष्ठा जिच्या धनुष्याचा टणत्कार सर्व दिशांमध्ये पसरत असतो अशी जंभिनी जृंभणा जृंभा जाज्वल्या माणकांची कुंडले जिच्या कानात आहेत अशी झंगुऱ्याप्रमाणे झनण असा जीचा घोष आहे झंझावाताप्रमाणे जीचा वेग आहे झल्लकी संज्ञक वाद्यामध्ये कुशल असलेली म्हणजे बलिवर्द रूपा, रूपा योन भुजा म्हणजे जीचा भुजावर शुक आहे अशी टाकी आणि बाण यांनी युक्त टंकीनी टंकभेदी निटकी नामक रुद्रगणाप्रमाणे जिने घोष केला आहे वर्णन करण्यासारखे जिचे मोठे वक्षस्थल आहे ट शब्द करणारी देवी ठ असा आवाज करणारी डाकिणी डामरी बालरूपा डुंडुमारा डुंडुमार राक्षसाकडून निर्जित डामरी तंत्रमार्गामध्ये असलेली डमत डमत असा डमरू वाजवणारी डिंडी नामक वाद्याचा शब्द सहन करणारी बालकांच्या सुंदर क्रीडेमध्ये परायण ढुंडी जो विघ्ननाशक त्याची माता ढक्का जिच्या हातात आहे ढीली संज्ञक रुद्रगण समुदाय जिच्या स्वाधीन आहे नित्यज्ञाना निरूपमा, निर्गुणा नर्मदा नदी त्रिगुणा त्रिपदी तंत्री तुलसी तरुणा वृक्षरूपा त्रिविक्रमाच्या पदाचे आक्रमण करणारी तुरीयपद गामिनी तरुण आदित्यासारखी तेजस्वी तामसी तुहिना तुरा त्रिकाल ज्ञानसंपन्ना त्रिवलीयुक्त त्रिनेत्रा त्रिशक्ती त्रिपुरा तुंगा तुरंगवना किन्नरी त्रिमिंगिल जातीच्या मत्स्या घेळणारी तिभ्रा त्रिस्तोत्रा तामसादिनी तंत्रमंत्र विशेषज्ञा तनुमध्या त्रिविष्टरूपा त्रिसंध्या त्रिस्तनी संतोषामध्ये जिची स्थिती आहे तालप्रतापिनी ताटंकिनी तुरा राभा, तुराराभापाराभा तुहिनाचलवासिनी तंतुजालसमायक्ता मोट्या हर पंक्ति जि प्रिय है तिलांसा होम जि आवड़ो तीर्थरूपा तमालपुष्पा प्रमाण जी की आकृति है तारका त्रियुता तन्वी त्रिशंकुपरिवारिता तलोदरी तिरभाषा ताटक प्रिय भाषिनी त्रिजटा तित्ति तृष्णा त्रिविधा तरुणाकृती तप्तकांचन तुल्या तप्तकांचन भूषणा त्र्यंबका त्रिवर्गा त्रिकाल ज्ञान देणारी तर्पणा तृप्तिदा तृप्ता तामसी तुंबरूकोडून स्तुत गरुडावर बसलेली त्रिगुणाकारा त्रिभंगी तन्नुवल्लरी तनुवल्लरी थांत असा शब्द करणारी भय रक्षक जीचा शब्द आहे अशी मंगलाची शेवटची भूमी दोहिनी दानवांत करी, दुर्गा दुर्गा सुराचा नाश करणारी देवरिती दिवारात्री द्रौपदी प्रमाणे जीचा स्वर आहे देवयानी दुरावासा दारिद्र्याचा भेद करणारी दिवा दामोदराची प्रिया दीप्ता दिग्वासा दिग्विमोहिनी दंडकारण्य जिचे स्थान आहे दंडिणी देवपूजिता देवंद्या देवपत्नी द्वेषिणी दानवाकृती दीनानाथाकडून स्तुत दीक्षा दैवतादी स्वरूपिणी धात्री धनुर्धरा धेनू धारिणी धर्मचारिणी धरा, धराधारा धनदा धान्यदोहिणी धर्मशीला धनाध्यक्षा धनुर्वेद विशारदा धृति धन्या धृतपदा धर्म राजाला प्रिय ध्रुवा धूमावती धूमकेशी धर्मशास्त्र प्रकाशिनी नंदा नंदप्रिया निद्रा पुरुषांकड़न स्तुत नंदन नर्मदा नलिनी नीला नीलकंठसमाश्रया नारायण नित्या निर्मला निर्गुणाचा साठा निराधार निराधारा निरुपमा नित्यशुद्धा निरंजना नादबिंदू कलेचे अतिक्रमण करून गेलेली नादबिंदू कला रूप नृसिंहिनी नगधरा श्रेष्ठ नागाने विभूषित नरक क्लेशांचे शमन करणारी नारायणाच्या पदापासून उत्पन्न झालेली शुद्ध निराकार नारदाचे प्रिय करणारी नाना जिचे वर्णन आहे द्रव्याचा साठा करणारी द्रव्याचा साठा देणारी निर्मल रूपा नूतन सूत्र धारण करणारी नीती निरुपद्रवकारिणी नंदजा नूतन रत्नांनी संपन्न नवनीत जिला प्रिय आहे नारी काळ्या मेघाप्रमाणेजीचा आवाज आहे निमेशिणी रूपा, नीलकंठी निशिश्वरी नामावली निशुंभास मारणारी नागलोकी राहणारी दूतन सुवर्णाप्रमाणे जिची कांती आहे नागलोकाची अधिदेवी नुपुरानी जिचे चरण भरून गेले आहेत नराच्या चित्तास आनंद देणारी निमग्ना रक्तनयना मेघगर्जनेप्रमाणे जिचा स्वर आहे नंदनवन जिचे वसतिस्थान आहे व्यूह शून्य प्रदेशी फिरणारी पार्वती परमोदारा परब्रह्मात्मिका परा अन्नमयादी पंचकोषरहित पंचमहापातकांचा नाश करणारी दुसऱ्यांचे वश कसे करावे हे जाणणारी पंचिका नामक देवता पंचरूपिणी पौर्णिमा परमा प्रीती परतेजाने प्रकाशन करणारी पुराणी पौऋषी पुण्या कमलनयना पाता पातालतळी निमग्न झालेली प्रीता प्रीती वाढवणारी पावनी किरणपेशना पवनभक्षक प्रजापती परिश्रांता संहिता जिचे स्तनमंडल पर्वताप्रमाणे आहे पद्मप्रिया पद्मसंस्था पद्माक्षी पद्मसंभवा पद्मपत्रा पद्मपदा पद्मिनी प्रिय भाषिणी पशुपाशापासून मुक्त झालेली पुरंधरी पुरवासिनी पुष्कला पुरुषा परवा जिला पारिजातकाचे पुष्प प्रिय आहे पतिव्रता जिचे अंग पवित्र आहे पुष्पासारखे सुंदर हास्य करण्यात जी तत्पर असते प्रज्ञावती सुता पौत्री पुत्रपूजा पयस्विनी पट्टीपाशधरा पंक्ती पितृलोकप्रदायिनी पुराणी पुण्यशिला नम्राची आरती नाहीशी करणारी प्रद्युम्नाची जननी पु पितामहाची स्त्री चिदंबर क्षेत्रात राहणारी कमलानना जिच्या पोटऱ्या पुष्ट आहेत जिच्या भुजा विस्तृत आहेत जिचे पाय रुंद आहेत जिचे उदर मोठे आहे प्रवालाप्रमाणे जिची शोभा आहे जीचे नेत्र पिंगट आहेत जिचे वस्त्र पिवळे आहे जी अतिचपल आहे प्रसवा पुष्टि देणारी पुण्या प्रतिष्ठा प्रणवांची गती देवांगनांची गती पंचवर्णात्मक जिची वाणी विस्तृत आहे पंजिका पंचरस्थिता परमा परज्योती परप्रिती परांगती परागती पराकाष्ठा परेशानी पाविनी पावकज्योती पुण्यभद्रा पुण्यभद्रा परिच्छेदा पुष्पहसा पृथुदरा पीतांगी पीतवसना पितशय्या पिशाचिनी पीतक्रिया पिशाचगनी पाटलाक्षी पटुक्रिया पाच प्रकार ज्यांना आवडतात अशा वाममार्गांचा आचार जिला प्रिय आहे पूचना प्राणघातिनी पुन्हागमनामध्ये स्थित तीर्थांचे सेवन करणारी पंचांगी पराशक्ती कारिणी, पुष्पकांडामध्ये स्थित पूषा जिने सर्व लोकांचे पोषण केले आहे पानप्रिया पंचमात्रारूप पृथ्वी पथिका पृथुदोहिनी पुरारन्यायम्यूसिका पुराण न्यायमीमांसा पाटली पुष्पगंधिनी पुण्यप्रज्ञा पारदात्री केवल परम परमार्गात दिसणारी प्रवालाप्रमाणे सुशोभित पूर्णा प्रणवा पल्लवोदरी फलिनी फलदा फलगु, फूत असा ध्वनी करणारी फलकाकृती फणिंद्राच्या विस्तारावर शयन करणारी नागमंडलाने मंडितं बाल बाला बहुमता जिचे वस्त्र कोवळ्या उन्हाप्रमाणे आहे बलरामाची प्रिया वंद्या वडवा बुद्धीकडून उत्तम प्रकारे जिची स्तुती होत असते देवी, कर्मातील न्यूनता पाहणारी कपटाचा नाश करणारी बलिस प्रिय असलेली बांधवी बोधिता बुद्धी बंधकपुष्पे जिला प्रिय आहेत प्रातकाळच्या सूर्याप्रमाणे जिची प्रभा आहे ब्राह्मी ब्राह्मण देवता बृहस्पतीने जिची स्तुती केली आहे वृंदा वृंदावनात विहार करणारी बगळ्यांच्या पंक्तीने युक्त कर्मछिद्र नाहीसे करणारी गुहेमध्ये राहणारी बहुदका बहुनेत्रा बहुपदा बहुकर्णा व तन बहु व तन्सिका बहुबाहूंनी युक्त बीजरूपिणी बहुरूपांनी युक्त बिंदू नाद कलालिता बिंदू नाद कलातिता बिंदू नाद रूपा जिने अंगुलीत्राण बांधले आहे जी बदरिकाश्रमामध्ये राहणारी वृंदारका जिचे स्कंध मोठे आहेत बृहती बाणपातिनी वृंदाध्यक्षा वहस्तुता वनिता बहुपराक्रमी बद्ध पद्मासनावर बसणारी बिल्वपत्रावर बसणारी अश्वत्थ वृक्षाच्या खाली बसणारी बलिस्थ बिंदुदर्पणाबाला बाणासनाने युक्त वडवा नलाप्रमाणे वेगवती ब्रह्मांडाच्या बाहेर आणि आत राहणारी स्वरूप, भवानी भीषणवती भाविनी भयहरण करणारी भद्रकाली भुजंगाक्षी भारती भारताशया भैरवी भयंकर आकाराची भूतिदा भूतिमालिनी भामिनी भोगनिरता भद्र देणारी पुष्कळ पराक्रम करणारी भूतवासा भृगुलता भार्गवी भवनस्था वैद्यानमध्ये ज्येष्ठ भामिनी भोगिनी भाषा भवानी भूरीदक्षिणा भर्गरूपा भीमावती संसारबंध घालविणारी भजनी या भूतांच्या मातेस संतुष्ट करणारी भुजंगाची वलयजीच्या शरीरावर आहेत भीमा भिरुंडा भागधेयिनी माता माया मधुमती मधुचिव्हा मधुप्रिया महादेवी महाभागा मालिनी मत्स्यासारखे जिचे नेत्र आहेत मायेहून अतीत मधुमती मधुमंसा मधुद्रवा मानवी मधुपासून उत्पन्न झालेली मिथिला नगरीत राहणारी मधुकैठवर राक्षसात मारणारी मेदिनी मेघमंडलाने युक्त मंदोदरी महामाया मैथिली स्निग्धता जिला प्रिय आहे महालक्ष्मी महाकाली महाकन्या महेश्वरी माहेंद्री मंजुळ नुपुरेजीच्या पायात आहेत मोक्ष देणारी मयरू तनया पुष्पांनी अर्चित मंजूळ भाषण करणारी युक्त, मुद्रा मलया मलययुक्त मेघा मरकतमण्याप्रमाणे मा काळी माघली मनेकात्मजा महामारी महावीरा महाश्यामा मनूनेजीची स्तुती केली आहे मातृका सूर्याप्रमाणे तेजस्वी मुकुंदाचे सानीजीची गती आहे मूलधारामध्ये राहिलेली मुग्धा मणिपूरवासिनी मृगाक्षी महिषावर आरूढ झालेली महिषासुराचे मर्दन करणारी योगासनरूप योगाचे ज्ञान होण्यास योग्य योगरूप यौवनसंपन्न यौवनी युद्धामध्ये राहणारी यमुना युगांचे धारण करणारी यक्षिणी योगयुक्ता यक्षराजाची माता यात्रा यान कसे करावे हेच जाणणारी यदुवंशामध्ये उत्पन्न झालेली यकारापासून हकारापर्यंत असणारी याजुशी यज्ञरूपिणी कामिनी योगनीरता यातुधान करी रुक्मिणी रमणी रामा रेवती रेणुका रती रौद्री रुद्रासप्रिय अशा आकाराची राजमाता रतिप्रिया रोहिणी रज्जदा रेवा रमा राजीव लोचना राकेशी रूप संपन्ना रत्नसिंहा सनस्थिता रक्त पुष्पे आणि वस्त्रे धारण करणारी रक्तगंधाचे अनुलेपन करणारी राजहंसावर आरूढ झालेली रंभा तामडाबली जिला प्रिय आहे युगांचा रमणीय आधार जिने सर्व भूतल सुशोभित केले आहे अजिन परिधान करणारी रथिनी रत्नमालिका रोगेशी रोगशमनी राविणी रोमहर्षिणी क्रांत, रावणाचा उच्छेद करणारी रत्ने आणि वस्त्रे यांनी सर्व बाजूंनी आच्छादित असलेली रथावर बसलेली सुवर्णभूषणानी युक्त लज्जेची अधिदेवी लीला ललिता लिंग धारण करणारी लक्ष्मी लुप्तविषा लोकिनी लोकविश्रुता लज्जा देवी, ललना लोकधारिणी वरदा वंदिता विद्या वैष्णवी शुद्ध वाराही वीरजा, वर्षा श्रेष्ठ श्रेष्ठलक्ष्मी विलासिनी विनता वीम मध्यस्था कमलासना बसले वारुणी वेणुपसून उत्पन्न वितिहोत्रा विरूपणी वायुमंडलामध्ये राहणारी विष्णुरूपा विधिक्रिया विष्णुपत्नी विष्णुमती विशालनेत्रावती वसुंधरा वामदेवप्रिया वेला वर्जिनी वसुदोहिणी वेदाक्षराने जिचे अंग भरले आहे वाजपेयफल देणारी वासवी वाममार्ग उत्पन्न करणारी वैकुंठ हे जिचे घर आहे वरा व्यासप्रिया वर्म धारण करणारी कडून परिसेवित शाकंभरी शिवा शांता शारदा शरणागती कृषोदरी शुभ आचार करणारी शुंभासुराचा नाश करणारी शोभावती शिवाकारा शंकराची अर्धशरीर रूप शोणा शुभचित्ता शुभ्रा मस्तकाचे संधान करणारी शरावती शरानंदा शरज्योत्स्ना शुभानना शर्भा शुलिनी शुद्ध शबरी शुकवाहना श्रीमती श्रीधरानंदा श्रवणास आनंद देणारी शर्वाणी वंद्य षडभाषा षड प्रिया, सहा आधारामध्ये स्थिती असणारी देवी षणमुखांचे प्रिय करणारे षडंगरूप सुमती सुर आणि असूर ह्यांनी जिला नमस्कार केला आहे सरस्वती सदाधारा सर्व सामगान जिला प्रिय आहे सूक्ष्मा सावित्री सामापासून उत्पन्न झालेली सर्ववासा सदानंद सुस्तनी सागरांबरा सर्वैश्वर प्रिया सिद्धी साधूंच्या बांधवांकडे पायाली जाणारी सप्तर्षी मंडलामध्ये असलेली चंद्रमंडलात राहणारी सर्वज्ञा करुणापूर्ण जिच्याहून अधिक किंवा समानही कोणी नाही सर्वांहून उन्नत संगरहित सद्गुणी सकल इष्ट देणारी सर्गा सूर्यकन्या सुकेशी सोमाचा समुदाय हिरण्यवर्ण्या हरिणी रिंकारी हंसवाहिनी रेशमी वस्त्राचे जिचे अंग आच्छादित झाले आहे क्षीरसागराची कन्या क्षमा गायत्री सावित्री पार्वती सरस्वती वेदगर्गा वरारोहा श्री गायत्री परांबिका हे नारदा ह्याप्रमाणे ही गायत्रीची हजार नावे मी तुला सांगितली ही नामावली पुण्य देणारी पापाचा नाश करणारी आणि महा देणारी आहे ह्याप्रमाणे ही संतोष उत्पन्न करणारी गायत्रीची नावे विशेषतः अट्ट अष्टमीच्या दिवशी जप करून आणि विशेषतः होम पूजा आणि ध्यान करून ब्राह्मणासह म्हणावीत ही गायत्रीची सहस्त्रनामावली भलत्या सलत्याला देऊ नये उत्तम भक्त उत्तम शिष्य आणि ब्राह्मण यास मात्र हे साधक किंवा बांधव असतील त्यास हे नये ज्याच्या घरी हे शास्त्र लिहिलेले असते त्याच्या घरी कोणालाही भय नसते चंचल चंचलक्ष्मीही तेथे स्थिर होऊन राहते हे परमरह आहे आणि गुह्याहूनही गुहि आहे मानवास मोठे पुण्य देणारे दारिद्र्यास धनाचा निधी देणारे मुमुक्षूस मोक्ष देणारे आणि कामी पुरुषास काम्यविषय देणारे आहेत रोगी रोगापासून मुक्त होतो ब्रह्महत्या सुरापान आणि सुवर्णाची चोरी करणारे पुरुष आणि गुरुभार्याशी गमन करणारे हे सुद्धा एक वार जप केल्यानेच पापापासून मुक्त होता। असत प्रतिग्रहापासून विशेषतः अभक्षभक्षणापासून आणि पाखंड नूतन गोष्टी इत्यादिकांपासून ह्याचे पठण करताक्षणीच प्राणीमुक्त होतो हे ब्रह्मपुत्रा हे शुद्ध रहस्य मी तुला सांगितले हे मनुष्यात शुद्ध सायुज्य देणारे आहे हे सत्य आहे यात शंका नहीं अध्याय सहावा समाप्त